पंचतंत्र लेखक काशिनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढमढेरे वाचक मिरिंद कवकर संत पहिले मित्रभेद गोष्ट आठवी एका रानामध्ये भासुरक नावाचा एक सिंह राहत होता आपल्या पराक्रमाच्या धुंदीत तो अनेक प्राण्यांना विनाकारण ठार मारीत असाच क्रम चालू राहिला तर त्या वरातील सर्व प्राणी मात्र जीवास मुक्तील अशी भीती त्या वरात राहणाऱ्या प्राण्यांना वाटू लागली त्या सर्वांनी मिळून सिंहाला एक विनंती करण्याचे ठरविले एक शिष्टमंडळ नमस्कार करीत सिंहाजवळ जाऊन म्हणाले रोज आपली भूक भारण्यास एकच प्राणी पुरेसा असताना आपण विनाकारण अनेक पशूंची हत्या का करता त्यापासून आपण ना येथे सुख ना परलोकी पुण्य राज्यातील सर्व वस्तू मात्राचे आपण स्वामी आहात परंतु योग्य वेळी त्यांचा उपभोग घेतला तर त्या आपल्या अंगी लागेल वृक्ष व वाळलेले नाकूड देखील मंत्रविधीने घासले तर अग्निनिर्माण होतो तसेच योग्य रीतीने राज्याचे पालन केले तर रेताड वायवंटात नंदनवन होऊ शकते प्रजेचे पालन करणे हे राजाचे आद्य कर्तव्य आहे प्रजे त्रास तर राजाला अपयश तर शिवाय त्या पापाने धर्मनाशही होतो गवळी आपल्या गायींची जशी दोपासना करतो किंवा माळी तसा आपल्या नाजूट खत खतपाणी घालून त्यांना बहर येण्याची वाट पाहतो त्याचप्रमाणे राजाने आपल्या प्रजेची काळजी वाहिली पाहिजे नृपरूपी दिवा प्रजेच्या स्नेहानेच प्रकाशित होतो प्रजेचा नाश म्हणजे शेवटी राजाचाही नाश हे आम्ही आपण सांगावयात हवे असे नाही म्हणून आम्ही विनंती करतो की आम्ही रोज पालीपाळीने आमच्यातील एक पशु आपल्यासाठी पाठवित जाऊ आपण ही निरर्थक हत्या थांबवावी तत्काळ मान्य करण्यापूर्वी तो म्हणाल करतो सर्व पशुंनी त्याचे हे म्हणणे आनंदाने मान्य केले व नियमाने एक एक पशु तेव्हाकडे जाऊ लागला त्यामुळे सर्व पशुही निश्चिंत होऊन निर्भयपणे वनात संचार करू लागले होता होता सशावर सिंहाकडे जाण्याची पाळी आली सर्व पशूंनी ठरविल्याप्रमाणे गेलेच पाहिजे म्हणून ससा अतिशय अनिच्छेने व दुःखी मनाने मंद पावले टाकीत सिंहाकडे दायला निघाला काय युक्ती केली असता सिंहाचे मरण ओढवेल याचा विचार करीत तो मुद्दामत सावकाश जात होता दाताना वाटेत त्याला एक खोल विहीर दिसली सशाने उत्सुकतेने विहिरीत डोकावून पाहिले पाण्यात स्वतःचे स्वच्छ प्रतिबिंब पडलेले पाहून त्याला एकदम एक कल्पना सुचली भासुरकाला डिवतून त्याला राग येईल केले आणि त्याला जर आपले सर्वांचे वेळ टळून गेल्यामुळे भासुरकाच्या पोटात बुकेचा डोंब पेटला होता जिबल्यासाठी तो अस्वस्थ मनाने निर्जाऱ्या घालित असताना तो छोटा ससा त्याच्या दृष्टीत पडला त्याबरोबर त्याला एक शिवी हसडून तो म्हणाला काय रे तशा हे तर तू इतका लहान आहेस की माझ्या दाडेलाही फुरणार नाही आणि त्यातून तू इतका उशीर पा केलास तुम्ही गेलेला करा मोडला असे समजून मी उद्या सर्वांची चटणी करणार महाराज करा बोल लवकर त्याच्या अंगावर फेकसून म्हणाला माझ्या दाढेखानी सापडला नाही तोवर लवकर बोलून टाक महाराज तसा लिहतेने म्हणाला पशु मंडळात मी लहान असल्यामुळे एकाने आपली भूक भागणार नाही म्हणून एकंदर पाच फसे पाठविले होते आम्ही इकडे येण्यास निघालो तो वाटेत दुसरा एका चिंहाने आम्हाला अडगले आणि तो म्हणाला अरे कर्ट्या न कुठे निघाला तयार मी त्याला म्हटले आम्ही प्रजा असून आजचे त्यांचे जेवण आमच्यावरच व्हायचे आहे त्यावर तो म्हणाला कोण हा भासुरक माझ्या या राज्यात घुसून स्वतःला महाराज म्हणणारा कोण दरोडे हे वन माझे आहे मी सांगेन त्याप्रमाणे सर्वांनी वागले पाहिजे जो कोण तुमचा झुटार व त्याला आण माझ्या तोपर्यंत मी हे चार ससे म्हणून ठेवतो त्याची आणि माझी त्याच्याशी लढाई झाल्यावर तुम्ही कोणाची त्याचा हा निरोप सांगण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे वाटे हा प्रकार घडल्यामुळे मला तुमच्याकडे येण्यास वेळ झाला व तुमची वेळ टळली आता पुढे काय करायचे हे महाराजांनीच सरवावे सर्व ऐकल्यावर त्या दुसऱ्या तेव्हाच पाहण्यास होऊन म्हणाला चल दाखवून दाखवून दवडेकर म्हणतो याशिवाय माझा राग शांत व्हायचा नाही राज्य धन आणि सुवर्ण ही तीन रेत मिळवायची असतात महाराजांचे म्हणणे ससा म्हणाला क्षत्रियांनी आपल्या पुण्यभूमीसाठी लढावे ते योग्यच आहे परंतु आपला शत्रू किल्ल्याचा आहे काढूनच त्याचा पराभव केला पाहिजे कारण किल्ला म्हणजे हजार हत्तींचे किंवा लक्ष भोऱ्यांचे सैन्य युद्धशास्त्र जाणारे म्हणतात की फटाचा आश्रय असलेला शत्रू जिंकण्यास कठीण हिरण्य दैत्याच्या भयाने ाने देखील एक अवघड किल्ला बांधला होता व त्याने सांगून ठेवले आहे जा की ज्याचे किल्ले किल्ला नसलेला राजा दात काढलेल्या नागाप्रमाणे असू दे रहून। तो किल्ला किल्ला दाखव तुरचे काम मध्ये रोग व शत्रू हे क्षुद्र असताना चिरवले पाहिजेत नाहीतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्याचा ते प्राण घेतात आपल्या अमर्थ्याचा योग्य तो अंदाज जो उत्साहाने काम करतो त्याच परशुरामाप्रमाणे तो एकता असला तरी दर मिळतो महाराजांनी योग्य ते करावे तसा म्हणाला अविचाराने अगर शक्तीचा अंदाज न घेता एखाद्या साह संघावर घेतले तर दिव्यावर झडप घालणाऱ्या पतंगाप्रमाणे त्याचा नाश होण्यास वेळ लागत नाहीतर पराभव झाल्यामुळे भगनदंत हत्तीप्रमाणे मान खाली घालून घ्यायची बाळी यायची तुला काय करायचं आहे त्याच्याशी मला फक्त किल्ल्याचा आश्रय घेऊन राहिलेला तेवढा तो सिंह दाखव भाज्या बरोबर असे म्हणून तसा त्याला ठेऊन विहिरी जवळ आला आणि म्हणाला हीच ती त्याच्या किल्ल्याची वाट तो दरवढे तो दरोडे खोर तुम्हाला पाहून बहुतेकडून आत लपून बसला असला पाहिजे चला तुम्हाला रस्ता दाखवित असे म्हणून तशाने भासुरकाला विहिरीच्या काठाशी नेले व आत रोकावून पाहण्यास सांगितले सिंहाने आत रोकावून पाहतात त्याला पाण्यामध्ये पडलेले आपले प्रतिबिंब दिसले तोच तो अशी तो कल्पना करून त्याने एक प्रचंड रचना केली त्या दुप्पट वेगाने त्याच्या कानावर आला शत्रुशी गर्जना आहे असे वाटून त्याने एकदम विहिरी धुडी मारली आणि बुडून तो मरण पावला आनंदाने सांगितली बलंतस्य हेच खरे काहीतरी करून पिंगलक व संजीव यांच्या मैत्रीला सुरुंग लावला पाहिजे ठीक आहे तुझा आपल्या कामाला खर्टक म्हणाला तुला मध्ये आशीर्वाद आहेत एक दिवस संजीवक बैल दगळ नाही असे पाहून दमनक पिंबलकाकडे गेला आणि मोठ्या आदराने नमस्कार करून उभा राहिला पिंगलकाने म्हटले दमनका आज फार दिवसांनी तू येत आहेत महाराजांना आमची जरुरी वाटत नाही म्हणून आलो नाही दमनक म्हणाला परंतु आज महत्वाचे काम आहे म्हणून न बोलावतात आलो आहे आपणाला जी बातमी सांगावयाची आहे त्यामुळे माझ्या हृदयाला किती यातना होतात म्हणून सांगू परंतु बातमीचे महत्व जाणून शुभ अशुभ किंवा पाप पुण्य या कल्पनांचे जंजाळ टाकून अनाभूतपणे आलो आहे कटू असले तरी सत्य हे सांगितलेच पाहिजे त्याचे हे बोलणे ऐकून मनात काहीसा चरकला आणि म्हणाला सांग बघू कायते ते सांगतो संजीवक आपल्या परिवारात काहीतरी भयंकर कपट करण्याच्या बुद्धीने वागत आहे अशी अंतस्थ बातमी मला लाभली आहे राजांचे गुण दुर्गुण व नाजूक मर्मस्थानाचा भेद करण्यासाठी त्याची मैत्री संपालने आवश्यक आहे अशासाठी तो बोलत असतो त्याचे सचिवपद हो मी घ्यावे अशी पण मुग्ध सूचना तो कधी होता पिंगलकाला ही बातमी वज्रा वाटली विजयचा धक्का बसावा त्याप्रमाणे तो हदरून गेला काही वेळ तो स्तब्ध बसला दमनकाने पाहिले की पिंगलकाचे संजीवकावर खरेच प्रेम आहे तेव्हा तो मोठ्याने म्हणाला राजाने मंत्र्यावर सारे काम सोपवून तो काम पाहिला असा झाला की मंत्र्याला सेवा धर्म न कसा होतो तो, तो स्वातंत्र्याची इच्छा करू लागतो व त्याच्या पूर्तीसाठी राजाचा बळी घेण्यासही तयार होतो बाबा रे संजीवकाला मी वचन दिले आहे आजपर्यंत तरी त्याने माझी सेवा मनापासून केली आहे तो माझ्याशी कपटाने वागतो असे मला वाटत नाहीत जमनक म्हणाला इतके बोलल्यावर सुद्धा पिंगलक संजीवकाचा संशय घेण्यास तयार होईना आपल्या शरीरात अनेक दोष असले तरी ते आपणास प्रिय नसते का ज्याला ते प्रिय असते त्याच्यात दोष असले तरी त्याला ते दिसत नाहीत तसेच पिंगलका संजीवकावर प्रेम असल्यामुळे संजीवक मित्र राहिलेला पाहून दमलक पुढे म्हणाला महाराज उत्पन्न झाला आहे राजाची मर्जा आहे तो पर्यंतला राज्य मिळवण्याचा प्रयत्न करणे शक्य असते महाराजांनी संजीवकामध्ये असे काय मोठे गुण पाहिले आहेत की ते दुसऱ्या गुणामध्ये नाहीत शरीराने तो आवाढवले आहे म्हणून तो बलवान आहे असे म्हणाल तर तो शाक भाजी खाणारा घोवत उतडणारा तुमचे सर्व शत्रुमांसा हवी ताज्या मांसाची सटप तेव्हा त्यांचा पराभव संजीवकाकडून होण्याची शक्यता कमी म्हणून म्हणतो की त्याला मंत्रीपदावरून दूर करावा आणि शक्य झाले तर त्या करावा परंतु मी त्याला अभय दिले आहे पिंगलक म्हणाला आपले वचन आपण पाळले नाही तर त्याचा भयंकर दोष लागेल त्यावर दमनक म्हणाला विषवल्ली आपण स्वतः वाढवली तरी ती निर्मिष होणार आहे का की आपण स्वतःच तोडली पाहिजे आपण आचरणात आणि आहात तो राजधर्मा तुल्यबळ मर्मज्ञ व समव्यवसायी मनुष्याला राजाने कधी प्रेमाने वाढवू नये कारण त्याचा नाश केला नाही तर तो तुमचा संजीवक शाकाहारी सारे प्रजाजन तुम्हाला सोडून चालले आहेत त्यामुळे तुमचे बल कमी होत चालले आहे थंड पाणी तापलेल्या तव्यावर पडले की त्याची वाफ होते तेच जर कमळाच्या पानावर पडले तर मोठ्या तत्ते चमकते स्वाती नक्षत्रातील पावसाचे पाणी जर सबुजाती शिंपल्यात पडले तर त्याचे उत्कृष्ट मोती बनते, उत्तम मध्यम व अधम हे गुण सहवासाने प्रत्ययात येतात का तुम्ही सुद्धा त्याच्यासारखे शाकाहारी झालात असाणाशी गाठ संग, म्हणतात तसे व्हायचे दुर्योधनाजवळ राहिल्यामुळे भीष्माचार्याला गो जावे लागले पारख केल्याशिवाय माणसाला जवळ मंदावी सरपिणी उळेने अग्निमुख ढेकणाला आश्रय दिला आणि त्यामुळे ती स्वतः करण्यास मुकरी कसे वावयाचे हे कसे सिंगलकाने विचारले दमनत म्हणाला ऐका तर